पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील प्रकरण आकरावे आपली स्थिती पेशवाईच्या काळात कोणी कसे कपडे घालावेत याबद्दल कायदे होते माझी आई सांगत असे महार लोकांना कपडा विकत घ्यायचा असेल तर तो लांबून पहायचा त्याचे दाम काय ते विचारायचे दुकानदार दुकानातून कपडा हलवीत असे कपडा घेतला तांब्यात पाणी आणायचे त्या कपड्यावर शिंपडायचे नवीन कपडा चिकलात घासायचा कारण महाराणी नवीन कपडा घालू नये फाटलेला कापडा त्यांनी वापरायचा मातीमध्ये घासलेल्या लुगड्यामध्ये दोन बोटे घालून त्याचे दोन भाग करावायचे नंतर महाराणी पैसे ठेवायचे व कपडे घेऊन जायचे आम्ही लोक लंगोट्या लावतो ती पेशव्यांची आज्ञा होती ब्राह्मणांनी दोन्ही बाजूनी निर्या घालायच्या ब्राह्मणे फक्त वाघच्या बाजूने निर्या घालायच्या भंडारी लोकांनी ढुंगणाला रुमाल लावून त्याचा मोठा भाग ढुंगणाभोवती गुंडावायचा असा नियम होता इंग्रज सरकार मुंबई ब्रिटिश सरकारांनी ताब्यात घेतली सोनारावर पेशव्यांचा फार मोठा डोळा होता सोनार म्हणत आम्ही ब्राह्मण पेशवे म्हणत आम्ही ब्राह्मण सोनार ब्राह्मणांसारखी धोत्रे नेसत त्यांनी अशी धोत्रे नेसू नये असे त्यांचे म्हणणे होते भ्रष्टाचार झाला म्हणून सर्व पत्रांमध्ये खळबळ उडाली ब्रिटिशांनी धर्म बुडविला असे लोक ओढू लागले साहेब बावरले पेशव्यांची तक्रार साहेबांनी ऐकून घेतली पेशवे म्हणाले आमच्या पूर्वीच्या प्रजाजनांवर निर्बंध होते ते तुमच्या राज्यात आल्याने कासोटा घालतात ईस्ट इंडिया कंपनी यावेळेला बालक होती बालकेश्वराला महाजन लोक होते मुख्य अधिकाऱ्यांनी तक्रार ऐकून घेतली त्यांनी महाजन लोकांना बोलावून चौकशी केली सोनार कासोटा घालित होते सोनारांनी कासोटा घालायचा नाही पंचांनी पन्नास रुपये दंड सांगितला आता ते लोक कोट पाटलोन घालतात महार लोक काय करीत होते रात्री उठून तरळला हिंडायचे सकाळचा काहीतरी भाकरी तुकडा राहिला असेल तो खायचा फलटण गावामध्ये महार होते त्यांची 24 विगे जमीन होती तिथे एक देऊळ होते त्यात अन्नछत्र होत असे महार लोक देवळाच्या दराजवळ बसायचे आणि उष्टे अन्न घेऊन जायचे एवढे मिळाल्यानंतर महाराणनी जमीन विळायची काय गरज काही दिवसांनी जेवण देण्याचे बंद केल्यानंतर ते महार म्हणाले आमची एवढी जमीन होती ती मराठ्यांनी घेतली देवळातील उष्टे मिळायचे अशी त्यांची अवस्था होती जळगाडा श्राद्ध झाले तर महार भिकाळ्यासारखे कचऱ्यावर बसायचे हा खिस्ताव झाला तोंडचा घास काढला याने याचे कसे बरे होईल असे लोक मला म्हणत हजारो वर्षापासून पर्वापर्यंत आपल्या समाजामधून एकही माणूस ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही मला सांगावे सरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाईक होती ती मराठा होती ती मला शिवत नसे माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा पोस मी मामा म्हणत असे लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती मी मास्तरांना तसे सांगितले मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता चपराशाला दुसरीकडून बोलविले व याला नळावर नाही असे सांगितले आम्ही नळावर गेलो चप्राशाने मग नळ सुरु केला व मी पाणी प्यालो मला सहा सहा दिवस शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे जाला त्याला आपल्या मूळ स्थानाबद्दल अभिमान जरी नसला तरी प्रेम हे असतेच माझेवडील पेन्शन घेतल्यानंतर कायमचे वास्तव्य करावे या हेतूने दापोलीस येऊन राहिले माझा पहिला स्त्री गणेशाचा धडा मी दापोलीच्या शाळेत शिकलो परंतु परिस्थितीमुळे मी पाच सहा वर्षाचा असताना घाटाचा पायता सोडून घाट माथ्यावर आलो तेथेच माझे आजपर्यंतचे जीवन गेले आज 25 वर्षांनी मी घाटाच्या खाली उतरत आहे जो प्रदेश सृष्टीनी आपल्या सौंदर्याने शृंगारीला आहे त्या प्रदेशात पाऊल टाकल्याने कोणालाही आनंद वाटणार आहे ज्याला तो प्रदेश आपली मायभूमी म्हणून जिवाळायचा आहे असे वाटते त्याचा आनंद द्विगुणित झाला तर त्यात काही नवल नाही एकदा स्थिती अशी होती की हा प्रदेश अस्पृश्य जातीच्या दृष्टीने पाहता फारच पुढे गेलेला होता असे म्हणण्यास काही हरकत नाही एकीकाळी अस्पृश्य जातीतील अधिकारी मंडळींनी हा प्रदेश अगदी गजबजून गेला होता त्याचप्रमाणे पांढरप लोक खेरीज करून बाकीच्या वर्गाच्या तुलनेन पाहता अस्पृश्य वर्ग शिक्षणात पुढार लिहा होता ही उन्नती ज्या कारणामुळे झाली त्यात लष्करी पश् हि महत्वाच कारण होत ब्रिटिश सरकारचा अंमल चालू होण्यापूर्वी अस्पृश्य लोकांस नशीब काढण्यास किती वा होता याबद्दल आज काही नक्की सांगता येत नाही पण त्या काळी स्पृश्यास्पृश्यतेच्या भावना इतक्या तीव्र होत्या की अस्पृश्यांना चालताना स्पृश्यांवर सावली पडेल म्हणून वळसा घेऊन जावं लागत असे थुंकेने रस्ता विटाईल म्हणून गळ्यात गाडगे अडकवून हिंडावे लागत असे व ओळख पटावी म्हणून हातात काळा दोरा बांधावा लागत असे त्या काळी वाव असला तरी अगदी थोडाच असला पाहिजे इंग्रज लोकांनी जेव्हा देशात आपले पाऊल ठेवले तेव्हा कुठे या प्रांतातील अस्पृश्य लोकास डोके काढण्याची संधी मिळाली या संधीचा फायदा घेऊन त्यांनी आपल्या अंगी किती शौर्य आहे किती तज आह बुद्धिमत्ता किती उच्च दर्जाची आहे सिद्ध करून दिली त्यावेळी फक्त सुधारलेला ब्राह्मण अथवा वर्ग सोडल्यास ज्या आम्हाला आज अस्पृश्य म्हणून धिकाण्यात येत ति आम्ही इतर जमातीपक्षा फारच पुढारलो होतो कोकणच्या या दापोली भागात आम्ही अधिकार व सत्ता यांचा उपयोग घेत होतो सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती त्यामुळे धैर्य बुद्धिमत्ता चातुर्य आणि तडफ या याबाबतीत आम्ही इतरांपेक्षा विद्भर कमी नाही हे सिद्ध करू शकलो आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकाऱ्यांच्या जागी आमच्या नेमणुकी झाल्या त्या सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत सैन्य छावणीमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून कृतज्ञतेचे लक्षण आह मी सुद्धा एक, एक महारिन बाईच्या पोटी जन्मास आलो आहे गरीबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सवलती असे नाही मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाब भावंडे यांच्यासह एका पैशाच्या घासलेट केल्यावर अभ्यास केला आहे इतकेच नव्हे अनेक अडचणींना व त्या काळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशक इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो मी दोन वर्ष तीन महिन्यात यशस्वीतरेने पूरा केला आहे हे करण्यासाठी मला चोवीस तासांपैकी एकवीस तास अभ्यास करावा लागलेला आहे जरी माझी आज चाळीसी उलटून गेली असली तरी मी चोवीस तासांपैकी अर्खा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो अलीकडच्या तरुणाला तर अर्धा तास बसला की चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते नाही तर सिगारेट सोडीत हातपाय ताणून काही काय पडल्याशिवाय उत्साह येत नाही मला वयात सुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही या, या पंढरीत नोकरीमुळे हिंदू समाजाच्या रचनेत एक क्रांती झाली होती असे म्हणण्यास काहीच हरकत नाही ज्या महारसांबार लोकांना गावात मराठे वगैरे लोक शिवून घेत नसत व ज्यांनी जोहार किंवा रामराम केला नाही तर मराठे लोक आपला अपमान झाला असे समजताच तेच मराठे शिपाई महार व सांबार सुभेदारास लावून सलामी देत असत व क्यू बे म्हणून जर त्यांनी म्हणले तर डोळेवर बघण्याची त्यांची ताकद होत नसे एवढा अधिकार अस्पृश्य जातीतील लोकांस या देशात कोणत्याही प्रांतात व केव्हाही प्राप्त झाला नव्हता असे म्हणताही त्यांच्यातील नव्वद लोक साक्षर होते त्यात विशेष ध्यानात ठेवण्यासारखी गोष्ट ही की हा शिक्षणाचा प्रसार पुरुष मंडळीत होता इतकेच नव्हे तर स्त्रियातही होता काही स्त्रिया तर शिक्षणात इतक्या प्रवीण होत्या की भरपुरुषांच्या सभेत पुराणाचा अन्वयार्थ करून सांगत असत जोपर्यंत ते शिक्षण जारी होते तोपर्यंत अस्पृश्यवर्गास अतोनात फायदा झाला होता या शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा तऱ्हेने केला की त्यांच्याबद्दल अभिमान वाटल्यापासून राहणार नाही या ज्ञानप्रसारामुळे अस्पृश्यात जो ग्रंथ झाला तो त्याच्या संख्येच्या मनाने अफाट होता असे म्हणल्यास अतिशय होणार नाही श्रीधरस्वामींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तर गाड्याने सापडतील परंतु मुकुंदराज ज्ञानेश्वर व मुक्तेश्वर इत्यादी महाराष्ट्रातील जुन्या व महान कवींच्या ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती मी अनेक अस्पृश्यांच्या संग्रही पाहिल्या आहेत इतकेच नव्हे अस्पृश्यांच्या घरी अजूनही काही दुर्मिळ अशा ग्रंथांच्या प्रती सापडतील अशी माझी खात्री आहे ज्ञानेश्वर महाराजांनी पंचीकरण नावाचा ग्रंथ लिहिला होता ही गोष्ट फारशी ऐकव्यात नाही पण हा ग्रंथ मी एका माझ्या दिवंगत झालखा मित्राच्या घरी पाहिलिला आहे काही वर्षापूर्वी श्री पांगारकर यांनी रागो चिंतनधन या कवीन लिहिलेल्या ज्ञान सुधा झाला या नावाचा ग्रंथ कुणाजवळ असल्यास कळवाव अशी केसरीत जाहिरात दिलि होती या ग्रंथाची हस्तलिखित प्रत त्यांना सापडली नसल्यास त्यांना ती माझ्या एका अस्पृश्य मित्राच्या संग्रही पहावायास सापडे ज्या अस्पृश्य जातीच्या लोकांना त्या काळी विद्येची सर्व द्वारे बंद होती त्यावेळी त्यांना असा ग्रंथसंग्रह करण्यास किती सायास पडले असतील व किती द्रव्याचा व्यय करावा लागला असेल याचा विचार जासा त्यांनीच करावा ही ज्ञानाची लालसा त्यावेळच्या समाजास भूषणावळ आहे याबद्दल दुमत होणे शक्य नाही प्रकरण बारावे प्रोफेसर असताना मी एकोणीशे पासून ते एकोणीशे छत्तीसपर्यंत मुंबईच्या स्टीडनहॅम कॉलेजात प्रोफेसर होतो व तेथील लॉ कॉलेजचाही मी प्रिन्सिपल होतो एकोणीशे छत्तीस सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला प्रोफेसर नुसता विद्वान असून चालायचे नाही तो सर्वश्रुतही असला पाहिजे त्याची वाणीशुद्ध असली पाहिजे तरच विद्यार्थीसुद्धा अत्यंत उत्साही होतील यात शंका नाही हे बरेचशे गुण उपजत आहेत तर काही अभ्यासाने व अनुभवाने साध्य करायचे असतात विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तपासण्यासाठी मी स्वतःच काही कायदे क्लिहित पन्नास मार्क्स मी उत्तराचे ऐकून जे सार असा पन्नास मार्क्स उत्तराच्या रीतीवर अस अलगअलग मार्क्स ठेव रितीमध्यक्षालखन व उत्तर येण्याची शैली या गोष्टींचा समावेश होता प्रत्यक्क विद्यार्थ्याला पास करण हाच माझा सिद्धांत होता सर्वप्रथम मी शक् तीन मार्क्स म्हणजे तिसऱ्या श्रेणीचे मार्क्स देत असे पण कधी कधी काय व्हायचे की माझ्याकडे विशेषता जेवा हजार हजार उत्तरपत्रिका तपासायला यायच्या तेव्हा किती मास द्यायला हवेत हे मी ठरवित असे अशा परिस्थितीत मी अगोदर पूर्ण उत्तरपत्रिका वाचून काढायचो व मगच मार्क्स द्यायचो एखाद्या विद्यार्थ्याने उत्तम पेपर सोडविला असला तरी मी त्याला शेकडा पंचेचाळीस मार्क्स द्यायचो पंचेचाळीस मार्क्स नंतर मात्र मी उत्तरपत्रिका अगदी कडक तपासायचो प्रश्न मग काय तुमच्या हिंदूंच्या कोणत्याच विद्यार्थ्याला कधी शेकडा पंचेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स मिळाले नाहीत बाबा का नाही मी काही विद्यार्थ्यांना शेकडा टक्के टक्केपर्यंत मार्क्स दिले आहेत पण असे विद्यार्थी फारच कमी कारण शेकडा साठ मार्क्स देताना मी, देता मी उत्तरपत्रिका अगदी कसून तपासत असे प्रश्न आपण साठपेक्षा जास्त मार्क्स कोणत्याच विद्यार्थ्याला दिले नाहीत काय बाबा शेकडा साठपेक्षा जास्त मिळवायला जे लायक आहेत ज्यांचा अधिकार आहे अशांनाच फक्त मी 60 पेक्षा जास्त मार्क्स दिले तुमच्या या प्रश्नाने मला एक आठवण झाली एकदा मी एका विद्यार्थ्याला एकशे पन्नासपैकी एकशे चौवेचाळीस मार्क्स दिले खरोखर असती उत्तरपत्रिका त्या लायकीची होती त्या विद्यार्थ्याची उत्तरे इतकी चांगली व चात्याने सोडली होती की एकशे पन्नासपैकी एकशे मार्क्स द्यावेत असे मला वाटत होते पण सहा मार्क्स मिळवण्यासाठी कापले की ते काही गणिताचे थोडेच होते की पूर्णपणे पूर्ण मार्क्स द्यावेत खरोकर माझा नायलाच होता पण मी ती उत्तरपत्रिका डिग्री कॉलेजच्या एका अधिकाऱ्याकडे पाठविली तेव्हा ते अधिकाऱ्याने पाहिले की एक दुसऱ्याच कॉलेजचा विद्यार्थी पहिला येत आहे व त्यामुळे तो ज्या कॉलेजचा आहे त्याच कॉलेजला त्या वर्षाचे मेडल मिळेल तेव्हा त्यांनी ती उत्तरपत्रिका पुन्हा माझ्याकडे तपासायला पाठविली पण मला ती काही फेरफार करावायचा नव्हता शेवटी मी त्यांना ती उत्तरपत्रिका जशीच्या तशीच पाठविली व त्यांना लिहिले की माझा निर्णय हा अंतिम निर्णय आहे ही उत्तरपत्रिका आणखी कित्येक परीक्षकांकडे पाठविली गेली कित्येकांनी एकशे चोरेसपेक्षा कमी मार्क्स दिले तर कोणी एकाने तर एकशे चोरेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स दिले शेवटी नाही राजाच निर्णय मान्य करावा लागला प्रश्न आणि आपण कोणत्याच विद्यार्थ्याला नापास केले नाही काय बाबा माझ्या हातून एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान झाले नसेल हे तर मी काही सांगू शकत नाही प्रश्न कधी आपणाकडे एखाद्या विद्यार्थ्याची शिफारस कोणी केली नाही काय बाबा एकदा एका अस्पृश्य विद्यार्थ्याच्या पालकाला कळाले की मी मुंबई विश्वविद्यालयाचा परीक्षक आहे तेव्हा तो माझ्याकडे आला व त्या विद्यार्थ्याची शिफारस करू लागला त्याला वाटले की मी देखील अस्पृश्य असल्याने त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत काही मदत करू शकेल पण माझ्या बाबतीत तरी हे असंभवनीय होते अशा शिफारशींना मी अगदी तिरस्करणीय दृष्टीने पाहत असे मी त्याला म्हणालो की मला वाटलं तर मी हे करू शकतो पण मला कदापी हे शोभणार नाही एका शिकलेल्या अस्पृश्य तरुणाने इतर शिकलेल्या तरुणांच्या तुलनेत स्वतःला तुच्छ व लहान हिन का म्हणून समजावे माझी तर अशी इच्छा आहे की अस्पृश्य विद्यार्थ्याने स्वतःच्या कर्तृत्वाने तुलनेत चांगला विद्यार्थी म्हणून नाव कमवावं माझंही उत्तर ऐकून ते महाराज चुपचाप निघून गेले प्रकरण तेरावे सत्याग्रह का आज आपण मंदिर प्रवेश करणार आहोत पण मंदिर प्रवेशाने तुमचा सर्वच प्रश्न सुटेल असे मुळीच म्हणता येणार नाही आपल्या प्रश्नाचे स्वरूप व्यापक आहे ते राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक शैक्षणिक अशा स्वरूपाचे आहे पण आजचा आपला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा उच्च वर्णीय एक प्रकारचे आव्हान आहे शेकडो वर्ष उच्च हिंदूंनी आपल्या माणुसकीच्या हक्कांपासून दूर ठेवले तेच हिंदू आपल्याला माणुसकीचे अधिकार देण्यास तयार आहेत की नाही हा एक प्रश्न <im gospel> या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे हिंदू मन खऱ्या खुऱ्या माणसाला माणूस बनावयास तयार आहे की नाही हा प्रश्न या सत्याग्रहातून दृष्टोत्पत्तीस येणार आहे उच्च वर्णीय हिंदूंनी आपल्याला कुत्र्या मांजरापेक्षाही हीन लेखले पण आता तरी तेच हिंदू आपल्यासारख्या माणसांना माणूस म्हणून किंमत देणार आहेत की नाही ना या प्रश्नाचे उत्तर या सत्याग्रहातून आपल्याला मिळणार आहे तो हिंदूंच्या हृदयात या सत्याग्रहाने बदल घडविण्याचा एक प्रयत्न आहे तो यशस्वी होणे वा न होणे हे हिंदू मनोरचनेवर अवलंबून आहे रामाच्या मंदिरात आम्हाला प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न झटपट सुटणार आहे असे मुळीच नाही मंदिरात प्रवेश मिळाल्याने आमचा प्रश्न सुटून आमच्यात एकदम कायापालट होणार आहे असे नाही आम्ही उच्च वर्णीय हिंदू मनाची परीक्षा घेत आहोत माणसाला माणूस म्हणून वागवावे माणसाला माणुसकीचे अधिकार द्यावेत मानवतेची प्रतिष्ठापना करावी व नवयुगातील उच्च प्रेरणा हिंदू मन मानावयास तयार आहे की नाही याचीच कसोटी लागणार आहे हे साध्य करण्यासाठी आम्ही सत्याग्रहाचा निर्णय घेतला आहे उच्च वर्णीय हिंदू याचा विचार करणार आहेत की नाही व त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणार आहेत का नाही हा मुख्य प्रश्न आहे आम्हाला माहीत आहे मंदिरात दगडाचा देव आहे त्याचे दर्शन झाल्याने व त्याची पूजा केल्याने आमचा प्रश्न सर्वस्वी सुटणार नाही या मंदिरात आजपर्यंत कोट्यावधी माणसांनी येऊन देवाचे दर्शन घेतले असेल पण त्या दर्शनाने त्या लोकांचा मूलभूत प्रश्न सुटला असे कोण म्हणेल पण केवळ आजचा आमचा सत्याग्रह हा हिंदूंच्या मनात बदल घडून आणण्याचा प्रयत्न आहे विशिष्ट तात्विक भूमिकेने आम्ही आज सत्याग्रहाचे पाऊल टाकणार आहोत प्रकरण चौदावे सत्याग्रह का नको रामनवमीला नाशिकच्या काळाराम मंदिरावर सत्याग्रह करावा काय याबाबत माझा सल्ला विचारला याबद्दल मी आपला फार आभारी आहे आता सत्याग्रह करणे बरोबर नाही असे सांगताना मला विशेष काही वाटत नाही मंदिर प्रवेशाची चळवळ पुढे ढकलू नयेच पण ती सर्वस्वी बंद करावी ज्याने सत्याग्रह चालू करायला सांगितले तोच आता सत्याग्रह अजिबात बंद करा असा सल्ला देतो हे मोठे नवलाईची व वा आश्चर्याचीच वाटेल मला हे सांगताना जरा भीतीच वाटते मंदिर प्रवेशाची चळवळ जी मी सुरु केली तिची ध्येय अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळाल्यानंतर त्यांनी देवाची पूजा अर्चा करीत बसावे व त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळेल अशी त्यांची समजूत करून घेऊन जीवन जगत रहावे हे नवे, तशी माझी कधीच समजूत नव्हती मंदिर प्रवेशाने अस्पृश्यांना हिंदू समाजात स्थान मिळेल मानाचे स्थान मिळेल असेही माझे मत नव्हते व नाही अस्पृश्यांना आपल्या मानवी हक्कांची जाणीव वा प्राप्त व्हावी व वा ते हक्क मिळविण्यासाठी त्यांच्यात प्रतिपक्षाशी सतत झुंजत राहण्याची चेतनावृत्ती उत्पन्न व्हावी हे होते व हेध्यय मी साध्य केले आहे कारण या सत्याग्रहामुळे महाराष्ट्रातील व हिंदुस्थानातील अस्पृश्य लोकात मानवी हक्कांबद्दल झगडण्याची ईर्ष्या व प्रवृत्ती निर्माण झालेली आहे याची पुढील पायरी म्हणजे अस्पृश्यांनी शिक्षण प्रसार आणि राजकीय हक्क यांच्यासाठी झगडण्याची पराकाष्ठा केली पाहिजे अस्पृश्य समाज शिक्षणाने समृद्ध झाला व वह राजकीय हक्कांनी प्रभावी व बलशायी झाला तर तो हिंदू समाजातील एक उत्कृष्ट घटक म्हणून राहील पण हे शेवटचे साध्य करण्यासाठी हिंदू समाज धर्म व धर्मशास्त्र यांच्यात अपादमस्तक फेरफार घडवून आणले पाहिजेत आणि त्यासाठी अस्पृश्यानी सवर्ण हिंदूंना या कामासाठी प्रवृत्त करण्यासाठी झगडत राहावे प्रकरण पंधरावे अखेर पदरात धोंडे टाकले भाऊराव गायकवाड रणखांबे दानी वगैरे कार्यकर्त्यांना याप्रसंगी निष्कारण तुरुंगवास पत्करावा लागला त्यातल्या त्यात। श्री तुळशीरामजी काळे यांच्या वृद्ध मातोश्री त्याचप्रमाणे अमृतराव रणखांबे यांच्या मातोश्री बंदीवान झाल्याचे ऐकून खेदही वाटला आणि एक प्रकारची धन्यता वाटली नाशिक जिल्ह्यातील माझ्या अस्पृश्य बांधवांबद्दल मला मोठा अभिमान वाटतो अस्पृश्यांची स्रोतोपरी असलेली विपरीत व बिकट परिस्थिती लक्षात घेता गेल्या तीन चार वर्षात जे स्वावलंबन व जी संघटना प्रत्यक्ष व्यवहारात प्रगट करून दाखविली व ज्या सोषिक व धैर्यवृत्तीचा माझ्या या बंधू भगिनींनी परिचय करून दिला ती ही सारी घटना खरोखर अपूर्व अशी आहे दुसऱ्या कोणाचे सहाय्य नाही सहानुभूती नाही उलट कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने सर्वजण नाखुश व विरोधी बनलेले अशा परिस्थितीत अस्पृश्यांनी अस्पृश्यांकरता व अस्पृश्यांच्या सहाय्यावर नाशिक सत्याग्रहाची चळवळ सतत तीन चार वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या उत्साहाने व इतक्या संघटितपणाने चालवावी ही एकट्या हिंदुस्थानातील नव्हेच तर जगातील सर्व पदलित जनतेने अभिमान बाळगण्याजोगी घटना आहे असे म्हटल्यास त्यात अतिशयमुळेच नाही पण ब्राह्मणी धर्माने मूळ अणुदार व असहिष्णू बनविलेल्या हिंदू समाजाला या सर्व गोष्टींचे काय होय या सत्याग्रहाच्या रूपाने अस्पृश्य बांधवांनी अस्पृश्य हिंदूंजवळ समतेची कमीत कमी मागणी केली आपल्या हिंदू बांधवांजवळ अस्पृश्यांनी समतेची आणि प्रेमाची भाकरी मागितली पण या भाकरीऐवजी त्यांच्या पदरात ब्राह्मण आदी स्पृश्य हिंदूंनी दगडधोंडे टाकले